स्कंध आठवा अध्याय तेरावा द्वीपे आणि त्यांची स्थाने नारद म्हणाले हे सर्वज्ञ मुने आता उरलेल्या द्वीपांचे आकार मनाविषयी सविस्तर माहिती सांगा खरोखरच फक्त श्रवणानेही आनंद होतो आहे त्याचे ज्ञान सुखाव आहे नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी प्रसन्न झाले त्यांनी नारदाला पुढील द्वीपांची माहिती सांगितली नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारदा तृतोदाच्या मध्यभागी कुशलद्वीप असलेले आहे कुशद्वीपाच्या पलीकडे क्रौच द्वीप असून त्याचे अकारमान कुशद आहे क्रौच द्वीप शार्वदाने वेढलेले आहे त्यामध्ये क्रौच पर्वत आहे या क्रौंच पर्वताने द्वीपाच्या सर्व बाजू व्यापल्यामुळे त्या द्वीपाला त्या पर्वताचेच नाव पडले फार वर्षांपूर्वी गुहांमुळे त्या सामर्थ्याने या बाजू फुटल्या पण साक्षात वरुणाने त्यावर क्षारदाची वृष्टी केली आणि पुढचे संकट निवारण केले धृतपृष्ठ या नावाच्या द्वीपाचा अधिपती आहे तो प्रिय व्रताचा पुत्र असून अत्यंत तेजस्वी आहे आणि तो सर्वांना पूज्य वाटतो पुढे धृतपृष्ठाने या द्वीचे भाग केले आणि आपल्या पुत्रांना वाटून दिले त्यातील वर्षांची नावे ही त्या पुत्रांचीच नावे असून त्याचे नावाने ते सांप्रत ओळखले जात आहेत ते सर्व पुत्र त्या वर्षांचे स्वामी आहेत अशा प्रकारे आपल्या पुत्रांना द्वीपाची अवस्था वाटून दिल्यावर धृतपृष्ठ स्वतः त्या भगवानाला शरण गेला आम मधुरुह मेघपृष्ठ सुधामक भ्रजिष्ठ लोहितारण आणि वनस्पती अशी त्या वर्षांची आणि त्या पुत्रांचीही नावे होती या सातही वर्षांमध्ये सात नद्या आणि सात पर्वत आहेत त्या या द्वीपात सर्वत्र पसरलेल्या आहेत शुक्ल वर्धमान भोजन उपबरहन, नंद नंदन आणि सर्वतोभद्र अशी त्या पर्वतांची नावे आहेत ते सर्वच पर्वत श्रेष्ठ आहेत आता तेथील सर्व प्रसिद्ध नद्यांची नावे सांगतो त्या क्रमाने त्या त्या वर्षातून वाहत अभया अमृतौघा आर्यका तीर्थवती वृत्तीरूपवती शुक्ला पवित्रवतिका अशा या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या सात नद्या असून त्या अत्यंत पवित्र आहेत चारही वर्णांचे लोक या नद्यातील पुण्योदक प्राशन करतात त्या वर्षात पुरुष ऋषभ द्रविण आणि देव या नावांचे चार वर्ण आहेत या चार वर्षात उत्पन्न झालेल्या पुरुषांचे येथे वास्तव्य आहे उदकाचा जो पती पण उदकमय असा जो देव त्याची तेथील पुरुष पूजा करतात उंजळ पूर्ण अत्यंत भक्तीने ते सर्वजण जलरूपी देवास अर्पण करतात नीर विधींनी ते जलदेवाची भक्ती करतात ते म्हणतात हे उदकानो तुम्ही ईश्वराकडून वीर्य मिळवा आणि त्या विर्याने युक्त होऊन तुम्ही भू भु, भुहा स्वहा या तीन लोकांना पवित्र करा नंतर आम्हाला स्पर्श करा म्हणजे निदान त्यामुळे तरी आमचे हे पार्थिव देह पवित्र होतील हे देवानो याचे कारण असे की तुम्ही सर्व पापांचा नाश करणारे आहात अशा प्रकारे वरील मंत्राचा ते लोक जप करतात त्यानंतर निरनिराळी स्तोत्रे गाऊन ते उदक देवीची भक्तीने स्तुती करतात या क्षारोदाच्या पलीकडे लागूनच एक दुसरे द्वीप आहे त्याचे प्रमाण बत्तीस योजने इतके विस्तृत आहे तितकाच प्रचंड असलेला जो दधीमंडोत समुद्र त्या समुद्राने ते द्वीप परिवेष्टीत आहे हे नारदा त्या समुद्राने स्वतःचे क्षेत्र मर्यादित केले आहे प्रिय व्रताचा आणखी पुरे तिथी या नावाने जो प्रसिद्ध तो या द् स्वामी आहे मेधा या द्वीचे सात विभाग केले आणि आपल्या सात विभागून दिले त्या सात नावे त्या द्वीपातील सातही वर्षांना दिली आपल्या पुत्रांना त्या स्थिर करून त्यांची राज्यावर स्थापना करून तो प्रियव्रत पुत्र मेधा तिथी सदगतीस गेला युगपुरुषांना प्राप्त होणारी गती त्याला मिळाली पुरोजव मनपूर्वजव पवमानक धुम्रानिक चित्ररेफ, बहुरूप विश्वध्रुप सात ही सातही पुत्रांची नावे असून त्या सात नावांची ती वर्षे ओळखली जातात त्या सातही वर्षांची मर्यादा स्पष्ट करणारे उत्कृष्ट पर्वत आहे तसेच त्या सात वर्षात पवित्र जलाने युक्त अशा सात नद्याही आहेत ईशान्य उरुश्रग बोतक देवपाल महासन असे सात पर्वत आहेत हे नारदा पर्वतांची नावे तर तुला सांगितलीच आता नद्यांची नावे सांगतो ती आई अनघा प्रथमा आर्युदा उभयस्पृष्टी अपराजिता पंचपट्टी सहस्त्रुती आणि शेवटची नदी निजधृती या सात नद्या असून त्या उज्ज्वल नद्या आहेत त्या वर्षात चार वर्णांचे पुरुष असून ते वर्ण असे सत्यव्रत ऋतुव्रत दाताव्रत अनुव्रत या चार वर्णांनी ते सर्व युक्त आहेत असे शास्त्रात सांगितले आहे ते सर्वजण प्राणायाम साधनेने युक्त होतात आणि नंतर भगवान प्राणवायूचे पूजन करतात मनातील रज आणि तम या गुणांचा संपूर्ण नाश करून ते देवाची आराधना करतात भगवान प्रणव हा श्रेष्ठ देव आहे असे समजून ते रत तो सर्व मधे प्रवेश करून राहिलेला आहे तो स्वतःच्या वृत्तीच्या मार्फतच सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करतो तोच त्यांचे पोषण करतो सर्वत्र भूतमात्रे त्याच्या आधीन आहेत खरोखरच तोच सर्वांच्या आंतर्यामात असलेला ईश्वर आम्हा सर्वांचे रक्षण करो। हे नारदा या दी मंडो सागराच्या पुढे आणखी एक द्वीप असून ते पुष्कर द्वीप या नावाने प्रसिद्ध आहे ते अत्यंत विशाल प्रदेशाने व्यापलेले आहे त्याचे आकारमान शाप द्वीपाच्या दुप्पट आहे त्याच्या सभोगती पसरलेला स्वाद नावाचा महासागर त्याने द्वीपाला वेढून टाकले आहे सर्वात दैदिप्यमान असा पुष्कर तेथे आहे त्या ते पुष्कराला हजारो सुवर्ण आहेत प्रदीप्त अग्निच्या शिखा ज्या प्रमाणे निर्मळ असतात तशाच त्या ते परमश्रे तेथील भगवानाचे आसन आहे तो लोकगुरु असून त्याने सर्व लोकांना उत्पन्न करण्याच्या हेतूने हे आसन तयार केले आहे आणि तशीच योजना केली आहे यात भीपाचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये मानसोत्तर या नावाचा एकच प्रचंड पर्वत आहे हा पर्वत संपूर्ण दोन वर्षांची सीमा आहे त्याच्या दोन्ही बाजूला दोन, दोन वर्षे आहेत त्या पर्वताची लांबी 2000 हजार योजने असून उंचीही तितकीच म्हणजे दहा हजार योजने आहे या पर्वताच्या चार दिशेला चार नगरे असून ती सुंदर नगरे इंद्र वगैरे जे लोकपाल आहेत त्यांची ती नगरे आहेत तेथेच सूर्योदय होतो करणारा, करणारा आणि आणि देवांचा दिवस, रात्र, यांचा योगाने भ्रमन रा त्या द्वीपाचा पुत्र आहे। वर्षा के पुत्र रमन घातकी वर्षापति के भगवत भक्ति मग्न वर्ष पुरुष अभ्यासशील सुन, कमलासनाधिष्ठित परमेश्वरा पूजा करता देवा सकर्मक ब्रह्म सालोक्य साधन न योगा आराधना करता जे कर्मफलरूप लिंग है सूचक शापक असे ते लिंग तेच ब्रह्मलिंग होय त्याची पुरुषांनीच पूजा करावी एका शुद्ध ईश्वराच्या ठिकाणी निश्चयाने ज्याची स्थिती आहे आणि म्हणूनच तो अद्वय आणि शांत आहे त्या भगवानाला आमचा वारंवार नमस्कार असो अध्याय तेरावा समाप्त